सुख दुःखाचे ठिकाणी समान दृष्टी ठेवणारा स्वस्वरूपी स्थित माती दगड वसोने ही सारखीच मानणारा ज्याची आत्मबुद्धी अभंग आहे असा स्वतःची निंदास्तुती समान मानणारा तरी वस्त्रासी पाठी पोटी नाही सुता वाचूनी किरीटी ऐसे सुराचर मदरूपे तर अर्जुना वस्त्राचा आत बाहेर जसे सुता शिवाय काही नसते त्याप्रमाणे चराचरासहित सर्व विश्व मदरूप आहे असे तो पाहतो म्हणून सुख सरीसे काटाळे आचरे ऐसे रिपू भक्ता जैसे देणे म्हणून ज्याप्रमाणे हरिचे देणे भक्ताना व शत्रूना सारखे असते तसे तो सुख दुःखाला सारख्या ताजव्यात घालून सारखे मानून वागतो ए रवी तरी सहजे सुख दुःख तैची सेवी जे देह जळी होई जे मासोळी जई सहज विचार करून पाहिले तर देहरूपी जलामध्ये जेव्हा मासोळी होऊन राहावे म्हणजे पूर्ण देह तादात्म्य घ्यावे तेव्हा सुख भोगावे लागते आता ते तवतेने सांडिले आहे स्वस्वरूपे सीची मांडिले सस्यां ज्याप्रमाणे मळणी झाल्यावर दाणे हे कोंड्यापासून वेगळे काढावे त्याप्रमाणे आता त्याने हे देह तादात्म्य टाकले आहे व तो आपल्या आत्मस्वरूपाने स्थिर राहिला आहे का व सांडून गांग रिगोणी समुद्राचे अंग निस्तरली लग बग अथवा गंगेच्या पात्राला सोडून आणि समुद्राच्या पात्रात प्रवेश करून आपली खळबळ वाहण्याची लगबग नाहीशी केली तेनंजया तया दे हि सुख तैसे दुःख अर्जुना त्याप्रमाणे ज्याची वस्ती आपल्या ठिकाणी म्हणजे आत्मस्वरूपी झाली त्याला सहजच देहामध्ये जसे सुख तसेच दुःख असते रात्री तैसे पाहले हे धारणा जेवी एक जाले, आत्मा राम देही आतले, देव तैसे जशी रात्र तसे उजाडणे हे खांबाला जसे एक सारखे असते त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी रममाण झालेल्या गुणातीला देहाला व्यापून असणारी सुख दुखादी द्वंद्वे आहेत पैनिद्रिता चेनी अंगेशी सापू तैशी उर्वशी ते सरीशी देही द्वंद्वे ज्याप्रमाणे निजलेल्या पुरुषाच्या अंगावर जसा साप तशीच उर्वशी त्याप्रमाणे आत्मस्वरूपी ज्याची वस्ती झाली आहे त्याला देहात द्वंद्वे सारखीच आहे म्हणून तयाच्या ठाई शेणा सोनया विशेष नाही रत्न गुंडे या काही नैनी जे भेदू म्हणून त्याच्या ठिकाणी शेण व सोने यात कमी अधिकपणा नाही व रत्न व दगड यामध्ये त्यास काही फरकही वाटत नाही घरा येवो पास्वर्ग का वरी पडो वाघ परी आत्मबुद्धी सी भंग कदा नव्हे घराला स्वर्ग येवो अथवा त्याच्या अंगावर वाघ उडी घालो परंतु त्याच्या आत्मबुद्धीला केव्हाही भंग होत नाही निवटले न उपवडे जळीनले न विरुढे साम्य बुद्धी न मोडे, मोलेल्या मनुष्य जागा होत नाही अथवा जळलेल्या बीजाला अंकुर फुटत नाही त्याप्रमाणे त्याची आत्मैक्य बुद्धी मोडत नाही हा ब्रह्मा ऐसेजो का निच म्हणून निंदिजो परी जळो विझो राखोंडी जैसी हा ब्रह्मदेव आहे असे म्हणून त्याची स्तुती केली अथवा नीच म्हणून त्याची निंदा केली पण राख जशी जळणे अथवा भिजणे जाणत नाही तै निंदा आणि स्तुती नाही कोणीची व्यक्ती नाही अंधारे काप्रमाणे निंदा व स्तुती ही कोणत्याच रूपाने व्यक्त होत नाहीत सूर्याच्या घरी अंधारवा उजेड नाही म्हणजे सूर्याच्या घरी अंधारवा उजेड ही कल्पना नाही तशी त्याच्या ठिकाणी सुख कल्पना नाही श्लोक पंचवीसाव मानापमान योस्तुल्युल्यो मित्रिपक्ष सर्वारंभ परित्यागी गुणातीत उच्चते मानवा अपमान समान मानणार मित्र व शत्रू या दोन्ही ठिकाणी समान बुद्धी ठेवणार प्रकृती सर्व करते अशा बोधावर असल्यामुळे बऱ्या वाईट सर्व आरंभ न करणे हे ज्याचे शील आहे असा जो असतो त्याला गुणातीत असं म्हणतात मनोनी म्हणजीला का चोरू म्हणून त्याची पूजा केली अथवा तो चोर आहे म्हणून त्या बैल व हत्तीने वेढला गेला अथवा त्याला राजा केला का सुरुद पासी आले अथवा वैर वर पडे झाले परी नेने ने राती पाहाले तेजेवी अथवा मित्र जवळ आले अथवा शत्रू अंगावर प्राप्त झाले तरी पण ज्याप्रमाणे सूर्य हा रात्र किंवा उजाडलेले जाणत नाही त्याप्रमाणे तो ते जाणत नाही साशे लिंपी जे चिना जैसे ते वी वैषम्य मानसे जाणी जे ना आकाशाच्या पोटात जरी सहा ऋतू येतात तरी आकाश जसे त्यांच्याकडून लिप्त होत नाही त्याप्रमाणे तो मनाने भेदभाव जाणत नाही आणि कही तरी नाही एक उपायाच्या ठा तरी व्यापार अस नाही आहे पहा तो हाच कि त्याच्या ठिकाणी कर्म महत्वाचा अभाव झालेला दिसतो सर्वारंभा उटकले प्रवृत्तीचे तेथ मावळले जळती गा ते तो आगी सर्व आरंभाचे ठिकाणी उच्चाटन झालेले असते म्हणजे संसाराची त्याच्या ठिकाणी वार्ताही नसते अथवा ज्या अग्नीत कर्म फळे जळतात तो अग्नी तो गुणातीत पुरुष आहे आपल्याला इहलोकीचे अथवा परलोकीचे भोग मिळावेत अशी इच्छाच त्याच्या अंतकरणात उत्पन्न होत नाही प्रारब्धाने जे सहज प्राप्त होईल त्याचे सेवन करून तो असतो सुखे नाशिने पाशाणूका जेने माने तैसी सांडी मांडी मने वर्जिली असे ज्याप्रमाणे दगड सुखावत नाही व दुःखही पावत नाही त्याप्रमाणे ज्याच्या मनाने त्याग म्हणजे अमुक एक कर्म करायचे नाही व स्वीकार म्हणजे अमुक एक कर्म करायचे असा त्याग आणि स्वीकार टाकलेला असतो आता किती हा विस्तारू जाणे ऐसा आचारू जयाते तो चिसाचारू गुणाती तू आता या बोलण्याचा कोणी विस्तार करावा ज्या पुरुषाचे असे आचरण असेल तोच खरोखर गुणातीत आहे असं समज गुणाते अतिक्रमणे घडे उपाये उपाय तो आता आई क्री कृष्ण नाथू ज्या उपायांनी गुणांचे उल्लंघन करता येते तो प्रकार आता आणखी ऐक असे श्रीकृष्ण म्हणाले श्लोक सव्वीस अवघ मामच्या यो व्यभिचारेन भक्तीयोगेन सेवते सगुणांत माझी उपासना करतो तो या गुणांच्या पूर्णपणे पलीकडे जाऊन त्यास ब्रम्हत्व प्राप्त होण्याची योग्यता येते तरी व्यभिचार रहित चित्ते भक्तियोगे माते सेव्ही तो गुणाते जाकळू शके तर दुसरीकडे मन गुंतू न देता, भजन रूप करतो शकतो हो लागे तर मी कोण आहे भक्ती ती कशी असते व एकनिष्ठतेचे स्पष्ट स्वरूप काय हा सर्व निर्णय झाला पाहिजे तरी पार्थापरी ये मी त येथ ऐसा रत्नी किळा बो जैसा रत्नाची की या विश्वात मी कोण आहे हे तुला सांगतो तर अर्जुना ऐक मी तर या विश्वात असा आहे कि ज्या प्रमाणे रत्नाचे ठिकाणी असलेले तेज रत्नच आहे का अवकाशाची अंबर गोडी ते ची साखर आण नाही अथवा ओलेपणाच पाणी आहे किंवा पोकळीच आकाश आहे अथवा गोडी तीच जशी साखर आहे वेगळी नाही वन्ही तेवाळ दळाची नाव कमळ रुखतेची डाळ फळाधिक अग्नी तोच जसा जाळ आहे पाकड्यांचेच नाव जसे कमळ आहे वृक्ष तोच जसे फांद्या फळे वगैरे आहे अग मजे आकर्षले त्याची हि मवंत जेवी जाना दूध मुराले ते दही अर्जुना बर्फजे एकत्र गोठून झाले तेच जसे हिमालय पर्वत हुए, अथवा विरजलेले दूध तेच जसे दही असते तैसे विश्व येणे चंद्रबिंब सोलावे नगे जेवी त्याप्रमाणे विश्व म्हणून जे म्हणतात ते सर्व मीच आहे पहा चंद्रबिंब जसे सोलावे लागत नाही म्हणजे चंद्र पाहणे असल्यास चंद्राच्या कला वेगळ्या वे लागत नाहीत घृताचे थिजलेपण न मोडिता घृतची जाण का नाटिता का कण ते तुपाचा घट्टपणा न मोडणे ते जसे तुपच आहे अथवा सोन्याचे कडे हे आटवले नसताना ते सोनीच आहे न उकलिता पटू तंतुची असे स्पष्टू न बिरविता घटू मृतिका जेवी वस्त्राचे धागे न उकलता ते वस्त्र जसे उघड दोराच आहे अथवा मातीची घागर न विरघळवता जशी ती घागर मातीच आहे म्हणून विश्व पण जावे मग ती माते घ्यावे तैसा नव्हे आघवै सकटची मी म्हणून विश्व पण काढून टाकावे म्हणजे विश्वाचा निराश करावा व मग मला घ्यावे तसा मी नाही तर विश्वासकट सर्व मीच आहे ऐसे माते जाणीजे ते अव्यभिचारी भक्ती म्हणजे येथे भेदू काही देखिजे तरी व्यभिचार विश्वात व माझ्यात काही भेद पाहिला तर तो व्यभिचार होतो या कारणे भेदाते चांडून अभेदे चित्ते आपण सकट माते जाणावेगा या कारणास्तव अर्जुना भेदाला टाकून अभेद अशा चित्ताने आपल्या सकट मला जाणावे पार्था सोनियाची टीका सोनयासी लागली देखा तैसे आपण पे आण मानावे ना अर्जुना सोन्याचीच टिकली जशी सोन्यावर बसवलेली असते पहा त्याप्रमाणे आपल्याला माझ्याहून वेगळे मानू नये तेजाचा तेजोनी निघाला परी तेजीची असे लागला तया रश्मी ऐसा भला बोधू हो किरण हे तेजमय असते व तेजापासून झालेले असते व ते तेजालाच लागलेले असते त्या किरणाच्या सारखा चांगला बोध असावा म्हणजे तू आपल्याला माझ्याहून भिन्न समजू नकोस पै परमाणू भूतळी हिमकणू हिमाच मजमाजी न्याहाळी अहमत पृथ्वीवर असलेला अल्प परमाणू जसा पृथ्वी रूप आहे किंवा बर्फाच्या पर्वतावरील बर्फाचा, पर्वता बर्फाचा कण जसा बर्फाच्या पर्वतरूपच आहे त्याप्रमाणे तू आपला मीपणा माझ्या ठिकाणी पहा हो का तरंगू लहानू परी सिंधुसी नाही भिनू तैसा ईश्वरी मी आनू नोहेि समुद्रावरची लाट जरी लहान असली तरी ती समुद्राहून वेगळी नाही तसा मी ईश्वराच्या ठिकाणी दुसरा म्हणजे ईश्वराहून वेगळा खरोखरच नाही ऐसे निब समरसे दृष्टी जे ते भक्ती पै आम्ही म्हणू बा अशा एक्याने जेव्हा दृष्टी विकसित होते तेव्हा त्याला आम्ही भक्ती असे म्हणतो आणि ज्ञानाचे चांगावे याची दृष्टी नावे योगाचे हि आघावे सर्वस्व हे हीस दृष्टी म्हणजे ज्ञानाचा चांगलेपणा होय आणि योगाचे सर्वसार हेच आहे सिंधू आणि जळचरा माझी लागली अखंड धारा तैसी वृत्ती वीरा प्रवर्ते ते व समुद्र यांच्या मध्ये जशी अखंड जलधारा लागलेली असते अर्जुना त्याप्रमाणे त्या, त्या पुरुषाची वृत्ती वाहवत वा असते म्हणजे जेथून वृत्ती उत्पन्न होते तेही ब्रह्म व ज्याला विषय करते तेही ब्रह्म व वृत्ती ही ब्रह्म अशी त्याची ही त्या त्रिपुटी एक ब्रह्मरूप असते काकुहेकाशा तोंडी सांदा नाही तैसा तो परम पुरुषी तैसा एकवटे गा अथवा आडाच्या तोंडी असलेल्या आकाशाचा महाकाशाशी जोड दिलेला नाही तर जसे आडातले आकाश हे त्या महाकाशाशी नेहमी मिळालेलेच असते त्याप्रमाणे अर्जुना तो परमपुरुष परब्रह्माशी ऐक्याला पावतो प्रतिबिंबनी बिंबवरी प्रभेची जैसी उजरी ते सोहम वृत्ती अवधारी तैसी होय प्रतिबिंबा पासून बिंबा, बिंबा जसा प्रभेचा एक सारखा सरळपणा असतो तशी ती सोहम वृत्ती आहे असे समज ऐसे सोहम वृत्ती जै अवतरे अपैसया याप्रमाणे जीव व ब्रह्म या दोहो मध्ये जीवाच्या ठिकाणी जेव्हा सोहम वृत्ती म्हणजे ते ब्रह्म आहे अशी वृत्ती प्रकट होते तेव्हा ती सोहम वृत्ती सुद्धा ऑपऑप सरते म्हणजे नाहीशी होते जैसा सैंध वा सिंधु माजी पांडवा विरालेया विरवावा, हेही ठाके। अर्जुना ज्याप्रमाणे मिठाचा खडा समुद्रात बिरघळल्यावर तो मिठाचा खडा बिरघळावा हेही थमते, म्हणजे नाहीसे होते नातरी तरी जाळू नि तृण बन्नी विझे आपण तैसे भेदू नाशुनी जाण ज्ञान अथवा गबत जाळून जसा अग्निही आपण विसतो त्याप्रमाणे भेदाचा नाश करून ज्ञान राहत नाही माझे पैलपण मी मायाच्या पलीकडे आहे व भक्त मायेच्या अलीकडे आहे असा माझ्यात भक्तात असलेल्या पलीकडे व अलीकडेपणा नाहीसा होतो आणि माझ्यात व भक्तांमध्ये जे ऐक्य आहे तेच प्रकट होते आता गुणाते तो किरीटी जिने या नवती गोष्टी जे एकपणा ही मिठी पडो सरली अर्जुना आता तो गुणाला जिंकतो ही भाषाच राहत नाही कारण की आता एकपणा ही सरला किम बहुना ऐसी दशा ते ब्रह्मत्वगा गा सुदंश हे तो पावे जो ऐसा माते भजे फार काय सांगावे अशा प्रकारची जी, जी अवस्था मर्मज्ञ अर्जुना ब्रम्हत्व होय वर सांगितल्याप्रमाणे जो अव्यभिचारितवाने मला भसतो त्यास ते प्राप्त होते पुढती लिंगी भगतो जो माझा जगी ते ब्रह्मता तया लागी पतिव्रता शिवाय आणखी या लक्षणाने युक्त असा जो या जगात माझा भक्त आहे त्याच्या करता ब्रम्हता पतिव्रत आहे जैसे गंगे चे निव डळमळीत जळ निघे सिंधु पद तया जो आन नाही ज्याप्रमाणे गंगेच्या प्रवाहाने खळखळ वाहणारे पाणी जे निघते त्याला समुद्राचे स्थान अवश्य मिळतेच यात अन्यथा नाही तो हो ब्रम्हतेच्या मुकुटी चुडा रत्ना त्याप्रमाणे अर्जुना ज्ञानाच्या दृष्टीने जो माझे सेवन करतो तो ब्रह्मस्थितीच्या मुकुटात अग्रभागी असणारे रत्न होतो म्हणजे मुकुटमणी होतो ये या ब्रह्मत्वासी ची पार्थ सायुज्य ऐसी व्यवस्था याची नावे चौथा पुरुषार्थ ग अर्जुना या ब्रह्मत्वाला सायुज्य असे म्हणतात व चौथा पुरुषार्थ हे यालाच नाव आहे परी माझे आराधन ब्रम्हत्विन हो एथ मी हन साधन गमेन हो परंतु माझी म्हणजे श्री भक्ती ही ब्रह्मस्थितीच्या ठिकाणी पोचण्याचे साधन आहे म्हणून ब्रह्मत्वी पोहोचण्याचे मी म्हणजे कृष्ण साधन आहे असे कदाचित तुला वाटेल श्लोक सत्ता विसावा ब्रि प्रतिष्ठा अमृतस शाश्वत सुखस एकांतिक नित्य अमृत शाश्वत धर्मरूप व अखंड सुख असे जे ब्रह्म ते ज्यात राहते ते ब्रह्माची मूर्तीच मी आहे ओम तत्सदिती श्रीमद भगवत गीतासु उपनिषदु ब्रह्म विद्यायाम योग शास्त्रे श्री कृष्णार्जुन संवादे गुणत्रय विभाग योगो नाम चतुर्द्याय तरी झणी आयसे तुझ्या चित्ती पैसे पै ब्रह्मत्व आन नसे मी वाचू तर अशी कल्पना कदाचित तुझ्या मनात येईल तर ती येऊ देऊ नकोस अरे माझ्या वाचून ब्रह्म दुसरे नाही अगा ब्रह्मया नावा अभिप्रायो मी पांडवा मीची बोली जे आघवा शब्दीही अर्जुना ब्रह्म नावाला विषय मी आहे आणि सर्व शब्दानी म्हणजे अमृत अव्य शाश्वत वगैरे शब्दानी मीच बोलला जातो पै मंडळ आणि चंद्र म नवती सुवर्म तैसा मजा आणि ब्रह्मा भेदुनाही चंद्र आणि चंद्राचे बिंब ही जशी भिन्न नाहीत त्याप्रमाणे हे चतुर अर्जुना माझ्यात व ब्रह्मात भेद नाही अग नित्य जे निष्कम्प अनावृत धर्म सुख जे उमप अद्वितीय अर्जुना जे नित्य अचल प्रकट धर्मरूप अमर्याद सुख व अद्वितीय असे आहे विवेक आपुले काम सारु निठाकी जे धाम निष्कर्षाचे निम किम विचार अज्ञान नष्ट करण्याचे काम करून ज्या ठिकाणी प्राप्त होतो ते स्थान मी आहे फार काय सांगावे सिद्धांताचे कडेलोटाचे स्थान आहे असे समज ऐसे सोय रागत असे वीरा पार्थसे अहो महाराज ऐका अशा तो अनन्य भक्तांचा आवडता श्री कृष्ण परमात्मा वीर अर्जुन त्याला सांगता झाला येथ धृत राष्ट्र म्हणे संजय आय तू ते कोणे पुसले विन वायाने का बोलसी तेव्हा धृत राष्ट्र म्हणाला संजया हे तुला कोणी विचारल्याशिवाय तू का बोलतोस माझी अवसरी ते फेडी विजयाची सांगे गुढी येरूजीवी म्हणे सांडी गोठी माझ्या मुलांच्या विजयाची बातमी सांगून माझी शंका दूर कर तेव्हा संजय मनात म्हणतो की तू या विजयाच्या गोष्टी सोडून दे मानसी, आहा रसरसी, अशी ही अवस्था पाहून संजय आश्चर्य युक्त होऊन संतापून मनात म्हणाला अहो काय आश्चर्य आहे याचे देवाशी कसे वैर आहे तरी तो कृपाळूतुष्टो यया विवेक उटो मोहाचा फिटो महारोग तरी तो कृपाळू कृष्ण परमात्मा संतुष्ट होवो आणि यास म्हणजे धृतराष्ट्राला हा आत्मानात्म विचार सेवन करण्याचे सामर्थ्य येवो आणि याचा मोहरूपी महारोग नाहीसा होवो संजय ऐसे चिंतिता संवाद उतो सांभाळिता हरिखाचा येतो चित्ता महापुरु संजय आपल्या मनात धृत राष्ट्रासंबंधी असा विचार करत असता आणि श्री कृष्णार्जुनाच्या संवादाचे मनन करत असता त्याच्या चित्ताला आनंदाचा महापूर आला म्हणून येणे उत्साहाचे नि अवतरणे श्री कृष्णाचे बोलणे सांग म्हणून आता या उत्साहाच्या आवेशाने तो श्रीकृष्णाचे बोलणे सांगेल तया अक्षरा आतील भावो पाव बिन मी ठावो आई का म्हणे निवृत्तीचा त्या अक्षरातील अभिप्राय मी तुमच्या ठिकाणी पोचवीन म्हणजे मी तुम्हाला सांगेन ते तुम्ही ऐका असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज म्हणाले इथे श्री ज्ञानदेव देव विरचिताया भावार्थ दीपिकाया गुणत्रय योगो नाम चतुर्दशोध्याय श्री अध्याय चौदावा समाप्त